स्कंद आठवा अध्याय चौदावा दिवस आणि रात्री यांचे प्रमाण श्री नारायण मुनी म्हणाले हे नारदा त्या द्वीपात पुढे आणखी एक पर्वत असून त्यात त्याचे नाव लोकालोक असे आहे लोक आणि अलोक या दोन विभागांचे मध्ये त्याची योजना करण्यात आली आहे हे, हे देवर्षी मानसोत्तरापासून थेट सुमेरू पर्यंत जेवढे अंतर आहे तेवढे पण शुद्धोदाच्या पलीकडे विस्तृत एवढी सुवर्णभूमी आहे ती दर्पणाच्या मध्यभागी आहे त्या भूमीत कोणताही पदार्थ टाकला तरी तो परत घेता येत नाही कारण त्या पर्वताचे सुवर्णच होते हे नारदा त्या कारणामुळे तेथे प्राणी वगैरे काही आढळत नाहीत म्हणूनच त्याची लोकालोक अशी व्याख्या करण्यात आली आहे त्याचे कारण आता विस्तारपूर्वक सांगतो ते नारदा ऐक लोकयुक्त देश आणि अलोकयुक्त देश यांच्या मधोमध हा पर्वत उभा आहे ईश्वराने या तिन्ही लोकांची सीमा म्हणून ह्याची निर्मिती केली आहे लोकांची ही मर्यादा आहे सूर्यापासून ध्रुवापर्यंत ज्या अनेक ज्योती पसरलेल्या आहेत त्यांचे किरण या सर्वांच्या योगाने त्या ज्योती अलीकडच्या तिन्ही लोकांना सोहोबाजूने प्रकाशित करतात हे नारदा या किरणांचा त्यापुढील लोकांमध्ये प्रवेश होत नाही कारण हा महोदय नावाचा सर्वश्रेष्ठ असा जो पर्वत आहे तो ध्रुवापेक्षाही अतिशय उंच असून तितकाच विस्तीर्ण आहे समुदाय एवडाच हैसे पंडितान संस्था प्रमाण लक्षण स्पष्ट संग नारद मुने भूलोक क्षेत्रफल पन्ना को आहे, आहे। हा लोकालोक पर्वत भूलोक एक चतुर्थांश इतका विशाल है स्वयंभू ब्रम्हदेवा ने चार ही दिशा मध्य दिग्गज के लिए ऐक वृषभ पुष्पचूड़ वान या नावानी ते दिग्गज ओळखले जातात हे नारदा या दिग्गज ऐश्वर वाढवणारा भगवान हरी आठ सिद्धीनी परिपूर्ण होऊन तेथे राहत असतो विश्वप वगैरे सेनादी लोकपालांनी तो परिवेष्ट असतो भुजदंड रूप आपल्या आयुधांनी संपूर्णपणे आच्छादित असलेला परमेश्वर सर्व लोक तेथे वास्तव्य करीत असतो कल्पसंपेपर्यंत तो अहिदेव भगवान विष्णू या स्वरूपात तेथे राहत असतो आपल्या माया योगाने तो स्वतः सृष्टीचे रक्षणासाठी साधन निर्माण करतो त्याच्यात जवळ पण बाहेरील बाजूस लोकालोकाचल असे सांगून ठेवले आहे म्हणून हे नारदा तुला हा विस्तार सांगितला यामुळे अलोकाचे मापनही सिद्ध झाले आहे शुद्ध योगेश्वराची त्याच्या पुढे गती होते असे सांगतात घावा आणि भूमी यांच्यामध्ये म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाच्या मध्यभागी सूर्य असतो तो मध्यभागी आहे असे कशावरून त्याचे कारण असे की सूर्य आणि अंड्यासारखा वर्तुळ भाग यांच्यामध्ये संपूर्णपणे पंचवीस कोटी अंतर आहे पण हे विराट रूप अचेतनाच्या ठिकाणी निर्माण झाले म्हणून याला मार्तंड हे नाव प्राप्त झाले सुवर्णमय अंड्यातून याची उत्पत्ती झाली असल्यामुळे यालाच हिरण्यगर्भ असे म्हणतात सूर्याच्या दिशा आकाश अंतरिक्ष पृथ्वी आणि तिचे निरनिराळे भाग स्वर्ग मोक्ष नरक अतल इत्यादी अधोलोक या सर्वांचा विभाग कल्पलेला आहे देव किर्यक मनुष्य सर्प लता आणि सर्व प्राणी समुदाय यांचा आत्मा आणि नेत्रांचा नियंता सूर्य हाच आहे अशा तऱ्हेने या भूमंडलाची स्थिती हे नारदा मी तुला सांगितली जसे दुसऱ्या भागाचे प्रमाण ठरवितात त्याचप्रमाणे यांच्याच योगाने प्रमाण जाणणारे पंडित दीव लोकाची स्थिती सांगत असतात या दोघांच्या मध्ये अंतरिक्ष आहे त्याच्या सहाय्याने दोन्हीही लोक संलग्न झाले असून ते संबंधित झाले आहेत त्याच्या मध्यभागी तो भगवान म्हणजे सर्व प्रकाशमानास श्रेष्ठ आहे सूर्य स्थित असतो तो, तो स्वतःच्या प्रकाशाने संपूर्ण त्रैलोक्य दृश्यरूप करतो तसेच उष्णताही देतो त्याचप्रमाणे तो उत्तरायण गतीचा उपयोग करून आपली गती मंद करतो जेव्हा सूर्य आरोहणात जातो तेव्हा त्यामुळे दिवस मोठा होतो दक्षिणायानामध्ये सूर्य जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्याची गती वेगवान होते म्हणून अवरोहणात सूर्य गेल्यावर तो दिवस लहान करतो जेव्हा हा सूर्य विशुवात नवाच्या स्थानाप्रत येतो तेव्हा त्याची गती सारखी राहते तेथे हा भगवान सूर्य दिवस आणि रात्र यांचे मान समप्रमाणात ठेवतो पण पुढे हा आदित्य मेष तुला या राशींमध्ये फिरू लागतो तेव्हा तो वेदानी किंवा पिता पितामह प्रपितामह या तिन्ही युक्त होतो तेव्हा हा सूर्य दिवस आणि रात्र सारखा करतो वृक्ष इत्यादी पाच राशींमध्ये ज्यावेळी सूर्य संचार करू लागतो तेव्हा प्रतिदिनी दिवसाचे मान वाढते आणि रात्रीचे प्रमाण कमी होते वृश्चिक वगैरे पाच राशी आहेत त्या जेव्हा भगवान सूर्य प्रवेश करतो तेव्हा राशी आणि दिवस यांची स्थिती उलट होते म्हणजे प्रतिदिवशी रात्र वाढत जाते आणि त्याच प्रमाणात दिवस लहान लहान होत जातो अध्याय चौदावा समाप्त